पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्यापाटील प्रकरण पहिले बौद्ध धर्माचा उदय आणि अस्त वाय एमबीए द्वारा आयोजित विश्व बौद्ध भ्रातृत्व संमेलनात दिनांक सहा जून एकोणीशे रोजी दिलेले भाषण बंधू आणि भगिनींनं एखाद्या विषयांच्या परंपरेचे यथायोग्य ज्ञान झाल्यानंतरच त्याबद्दल यथार्थ ज्ञान होत असते म्हणून ज्या परिस्थितीने बौद्ध धर्माला जन्म दिली ती आपण समजून घेतली तरच आपणाला बौद्ध धर्माचे वास्तविक महत्व कळू शकेल भारताचा धर्म नेहमीसाठी हिंदू धर्म होता हे मत मला मान्य नाही हिंदू धर्म सर्वात शेवटी विचाराची उत्क्रांती होत असताना उदयास आला वैदिक धर्माच्या प्रकरणानंतर ब्राह्मण धर्मामध्ये आले आणि ब्राह्मण धर्माचे रुपांतर हिंदू धर्मामध्ये झाले बौद्ध धर्माचा समाजाचे विविध वर्णांमध्ये विभाजन होण्यासाठी विरोध होता या चातुर्वर्ण्याची सुरुवात ब्राह्मण धर्माने केली होती फ्रांस करता फ्रान्सची राज्यक्रांती जेवढी महत्वाची आहे तितकाच बौद्ध धर्माचा भारतातील उदयही महत्वाचा आह वैदिक शिकवणीनुसार आचरण करणे सोप आह वैदिक लोकमुख्यता यज्ञपूजक होत वैधिक कार्याची जवळजवळ तीच आराध्य दैवते होती असत्या या दवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करीत असत या देवतांच्या पूजेसाठी गोळा करण्यात येणारी सामग्री अत्यंत श्रेष्ठ दर्जाची असणे आवश्यक होते कृषी युगातील त्या आर्यांना गोधन हे सर्वश्रेष्ठ दर वाटत होते म्हणून त्या आपल्या देवतांची पूजा गायीचा यज्ञात बळी देऊनच करीत असत यामुळे वैदिक धर्म हा हिंसेला प्रोत्साहन देणारा ठरला यज्ञामध्ये असंख्य पशूंचा बळी देण्यात येत होता आणि जे पशू अज्ञात बळी देण्यात येत असत त्यांना स्वर्गप्राप्ती होत अशी यज्ञकांची श्रद्धा होती वैदिक हिंसा हिंसानभवित अर्थात वैदिक यज्ञात आलेली हिंसाहिंसा नव्हे यज्ञामध्ये सर्रास प्राणी हत्येचा प्रचार होत असल्यामुळे ज्या ज्या प्राण्यांचे मांस खाण्यास योग्य होते अशा बकऱ्या मेंढ्या गाई यासारख्या प्राण्यांचा बहुदा यज्ञात बळी देत असे यज्ञाचा प्रचार वाढल्यामुळे पुरोहितांचे महत्व वाढले आणि ब्राह्मणवादाचा उदय झाला या ब्राह्मणवादाने समाजाचे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशा चार वर्णांमधिभाजन केले. चार वर्णाची स्थापना करून समाजात विषमता निर्माण करण ब्राह्मणावादाचा मुख्य हेतू होता कारण त्याशिवाय ब्राह्मणांचे प्रभुत्वी स्थापन करण संभवनीय नव्हत आपल्या श्रेष्ठत्वाच्या प्रस्तापनेसाठी ब्राह्मणांनी काही मंत्रांची रचना क्लि आणि त्याद्वारे त्राह्मणांची ब्राह्मांच्या मुखातून क्षत्रियांची बाहूतून वैश्यांची मांड्यातून व शुद्रांची ब्रह्माच्या पायापासून उत्पत्ती झाली असा प्रचार करू लागल यामुळे ब्राह्मण सर्व वर्णाचे गुरु व सर्वश्रेष्ठ आहेत असे त्यांचे सामने होते परंतु भगवान बुद्धांनी त्यांचे खंडन केले ते म्हणतात जशी सर्व माणसे उत्पन्न होतात तसे ब्राह्मण होतात ब्राह्मणांच्या स्त्रिया ऋतुमती होतात गर्भवती होतात नऊ मासपर्यंत गर्भपोषण करतात प्रसूत होतात मुलांना स्तनपान करतात असेच इतर सर्वत्र दिसून येते अशा स्थितीत ब्राह्मण ब्रह्माच्या बुखातून निघाले शूद्र त्याच्या पायापासून निघाले असे ते म्हणू कसे शकतात जन्माने कोणी शूद्र वा, वा ब्राह्मण होत नाही तर माणूस कर्णीमुळे ब्राह्मण किंवा शूद्र ठरतो यापुढे भगवान म्हणाले जटा दाढी गोत्र किंवा जन्मामुळे कोणीही ब्राह्मण होत नाही जो सत्यानुसार धर्मानुसार आचरण करतो जो काया वाच्या मनाने कोणतेही पाप करत नाही जो काम क्रोतरहित आहे जो वृत्ती शील वाहन अनुतनुक दाऊत आणि जितेंद्रिय आहे जो तृष्णारहित व संशयरहित आहे जो राग द्वेष मदविहीन आहे जो शोक रहित निर्मल व शुद्ध आहे ज्याने भवचक्रात लोटण्यास कारणीभूत होणाऱ्या मोहाचा त्याग केला आहे ज्याने रती व आरतीचा त्याग केलेला असून त्यामुळे तो शांतीचत्त आहे जो गंभीर प्रज्ञावंत मेधावी मार्ग अमार्गाचा ज्ञाता आहे आणि तो सर्वोत्तम अशा निर्वाणाचा अधिकारी आहे त्यालाच मी ब्राह्मण म्हणू शकतो तुम्हीही विचार करा की जो धर्म मानवजातीच्या कल्याणासाठी सहाय्यकारी होऊ शकतो ज्यात मानवाच्या मुक्तीचेद्वार खुले आहे आणि ज्यात मानवामानवात भद्भाव नसून समता आहे तो धर्म धर्मसज्ञला पात्र ठरू शकतो ज्या धर्माचे मूलतत्व मानवामानवात भद्द निर्माण करण हिच आहे तो धर्म सत्यम म्हणण्याच्या लायकीचा नाही ब्राह्मण धर्माने मानव समाजात भ्दाच्या दऱ्या निर्माण कल्याने स्त्रियांच्या व शुद्रांच्या बाबतीत अत्यंत घृणास्पद व्यवहार करण्याची शिकवून दिली भगवान बुद्धांच्या धर्माचा प्रधान हेतु मानवी समता हा आह आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासून प्रत्यक्क गोष्टीचा स्वीकार करण्याचे किंवा अस्वीकार करण्याचे स्वातंत्र्य या धर्मात आह हिंसिद आणि अहिंसिप्रस्थापन ह्यांचे एक प्रमुख अंग आह कोणत्याही प्राण्याची एखाद्या दवतिच्या नावावर हिंसा करण किंवा त्याचा बळी द्वि आणि पुन्हा निर्लज्जपण असतिपादन कर बौद्ध धर्माने सांगितले नाही बौद्ध धर्माचा भारतातील प्रादुर्भाव फ्रान्समधील राज्यक्रांती या दोन्ही युगांतकारी महत्वपूर्ण घटना आहेत असे मला म्हणावायचे आह बौद्ध धर्माच्या उदयास एखादा शुद्र राजा होऊ शकेल ही कल्पना करता येण्यासारखी नव्हती परंतु भारतीय इतिहासाच्या तज्ञांना हे माहीत आहे की बौद्ध धर्माच्या प्रादुर्भावानंतर शुद्रांनाही सिंहासनावर बसण्याची संधी प्राप्त झाली आणि देशात सामाजिक समतेची स्थिती निर्माण झाली गणतंत्रीय राज्य ही बौद्ध काळाची देणगी आह भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणीनंतर इसवी सन पूर्व दोनशे चौऱ्याहत्तरपर्यंत बौद्ध धर्माची स्थिती कशी होती हे हाणून घ्या पर्याय साधने उपलब्ध नाही तथापती अशोकाच्या काळात बौद्ध धर्माचा प्रसार विजच्या गतीन झाला अशोक आणि चंद्रगुप्तासारखे बलाढ्य सम्राट बौद्ध काळातच झाल आह व यांनीच भारताबाहेर राज्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित कलि होत बौद्ध काळात भारतामध स्थापत्यकला चित्रकला मूर्ती कला इत्यादी नाना प्रकारच्या कलांचा विकास झाला बौद्ध काळात साहित्य आणि तत्वज्ञानाची इतकी भरभराट झाली होती की अनेक देशातील विद्यार्थी येथील नालंदा व तक्षशिला येथील विश्वविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले त्यापूर्वी कधीही असा गौरव भारताला प्राप्त झाला नव्हता प्रश्न असा निर्माण होतो की जो धर्म इतका मोठा श्रेष्ठ होता व ज्याचा प्रसार इतका झाला होता त्याचा भारतातून लोप कसा झाला या प्रश्नांची उत्तरे अनेक असली तरी त्याबद्दल मी सम्राट अशोकाला जबाबदार समजतो अशोक वाजवीपेक्षा जास्त सहनशी होता त्यामुळे मी त्याला दोष देत आह सम्राट अशोकाने आपल्या कारकीर्द बौद्ध धर्माशिवाय अशा अनेक धर्मांना प्रचाराची मुभा देऊन ठली होती की जे बौद्ध धर्माचे कट्टर दुश्मन होते त्यामुळे बौद्ध धर्माच्या विरुद्ध असणाऱ्या अधर्मांना आपली शक्ती वाढविण्याची भरपूर संधी प्राप्त झाली व हाच बौद्ध धर्माला पहिला आघात होय असे मला वाटत बौद्ध ग्रंथावरून दिसून येतात भगवान बुद्धाच्या श्रमण शिष्यांमध्ये जवळजवळ शेकडा साठ ब्राह्मण होते ब्राह्मण लोक भगवान बुद्धांशी वादविवाद करण्यासाठी त्यांच्याकडे येत असत व वादविवादात निवृत्त झाल्यामुळे प्रभावित होऊन सहर्ष त्यांच्या धर्माची दीक्षा घेऊन भगवान बुद्धाबद्दल श्रद्धा बाळगीत या श्रमण शिष्यामुळे भगवान बुद्धाचा व त्यांच्या धर्माचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता परंतु बौद्ध धर्मात जातीभेद नसल्यामुळे क्रमशः जेव्हा खालच्या जातीतील लोक बुद्धाला शरणांगत होऊन सिद्ध भिक्षू बनू लागले व धनिकाद्वारा व राजाद्वारा त्यांची पूजा व सत्कार होऊ लागला तेव्हा ही गोष्ट ब्राह्मणांना सहन झाली नाही व बौद्ध धर्माचा उच्छेद करण्याच्या ते मार्गाला लागले भारतात प्राचीन काळापासून ज्याप्रमाणे ग्रामदेवता प्रदेश देवता वनदेवी नद नदी देवी इत्यादी देवता होत्या व त्यांची पूजा होत होती त्याप्रमाणे कुलदेवताही होत्या राज व धनिकांच्या कुलदेवतांची पूजा बहुदा ब्राह्मणाद्वारा होत असे त्यामुळे राजमहालामध्ये दे, कुलदेवतेच्या पूजेसाठी जाणारे ब्राह्मण राणीच्या मध्यस्थीने राज्य शासनावर आपला प्रभाव चालवीत असत या प्रभावाचा उपयोग करून त्यांचा निरंतर वर्चस्वाला बाधक होणाऱ्या बौद्ध धर्माची पाळेमुळे खणून काढण्याचा ते प्रयत्न करीत सम्राट अशोकाच्या काळात या कुलदेवता पूजेची निंदा करण्यात आली अशोक म्हणतो मी बौद्ध धर्माच्या मार्गाने अनुकरण करीत असल्यामुळे मला दुसऱ्या कोणत्याही देवीदेवतांची पूजा करायची गरज नाही आणि त्याने आपल्या प्रशासनिकांना आदेश देऊन कुलदेवतांच्या मूर्ती काढून टाकल्या हा ब्राह्मणांवर मोठा प्रहार होता कारण यामुळे त्यांच्या उपजीविकेला व धूर्त प्रचाराला फार मोठा धक्का बसला आणि ते त्याचा बदला घेण्यास सिद्ध झाले ब्राह्मण पुरोहितांची पूर्वी अशी धारणा होती की सर्व राजे लोक मेल्यानंतर नरकात जातात कारण राज्य शासन चालविताना त्यांना पुष्कशी पापकृत्ये करावी लागतात यामुळे तशी संधी प्राप्त झाली तरीही ब्राह्मण लोक राज्यकारभार आपल्या शिरावर घेण्यास तयार नव्हते मात्र राजसिंहासनावर बसण्यास ते तयार नसले तरी मंत्री किंवा पुरोहित म्हणून राजाला सल्ला देण्याचे कार्य करीत असत त्याचप्रमाणे कायदेकानून तयार करीत होते परंतु कुलदेवतेची पूजा बंद झाल्यामुळे त्यांची जेव्हा खूप मोठी हानी झाली तेव्हा राज्यासन्न चालविण्याच्या आपल्या सिद्धांताचा त्याग करून ते राज्यावर व सिंहासनावर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नाला लागले अशा तऱ्हेच्या अगणित घटना भारतीय वाङ्मयात सापडतात काही ठिकाणी असेही आढळून येते की जेथे स्वतःच्या बळावर राज्य करणे अशक्य होते तेथे त्यांना धार्जिनी असलेल्या क्षत्रियांना हाताशी धरून किंवा त्यांना समोर करून म्हणजे त्याला आपल्या हातातील भावले बनवून राज्यकारभार ते करीत असत अशा प्रकारे पुन्हा ब्राह्मणवादाने जोर पकडल्यामुळे बौद्ध धर्मावर आघात झाला आणि भारतातून त्याचा लोप होण्यास तो कारणीभूत ठरला ब्राह्मण शासनाधिकाराची एक फार मोठी घटना मौर्य साम्राज्याच परिवर्तन घडून घ्यामधिसून भारतीय इतिहासकारांनी या महान घटनेला महत्व दिली नाही ही फार दुःखाची गोष्ट आह वस्तुता ही भारतीय इतिहासातील सर्वात मोठी घटना आह अंतिम मौर्य सम्राट महाराला बृहद्राथाचा सत्तिपती पुष्पमित्र नावाचा एक ब्राह्मण होता याचा गुरु पतंजली हा होय पतंजलीन योगविद्या बौद्धापासूनच मिळवली होती परंतु नंतर हा बौद्धाचा शत्रू बनला यांच्या सल्ल्यानुसार सेनापती शृंगवंशीय पुष्यमित्राने भृहस्थला ठार मारले व वा। मौर्य मौर्यवंशांच्या बदलती आपल्या शृंगवंशाच्या नावाने ब्राह्मणी राज्य चालविले या ब्राह्मणी राज्याने बौद्ध धर्माला अपरिमित नुकसान पोचविले ब्राह्मणी धर्माच्या पुनस्थापनेसाठी करण्यात आलेल्या कृत्यातील हे सर्वात दारुण कृत्य असून बौद्ध धर्म भारतातून लोप होण्यास कारणीभूत ठरलेली ही फार मोठी ऐतिहासिक घटना होय भारतातून बौद्ध धर्माचा लोप होण्यास विदर्भ आक्रमणही कारणीभूत ठरली असत परंतु युनानी लोकांच्या आक्रमणामुळे बौद्ध धर्माला जळ पोहोचली नाही याउलट त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी द्रव्य सहाय्य कल्ल्याचीही पुरावे तिहासात आढळतात गुप्तकाळात भारतावर हुनाची आक्रमण झाली परंतु गुप्तराजाकडून पराभूत झाल्यामुळे भारतातच स्थायिक झालेत यांच्याकडूनही बौद्ध धर्माला झळ पोहोचली नाही याउलट पश्चावर येथील शक राजा कनिष्क याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती त्याने तक्षशिला येथे एक विशाल बौद्ध विश्वविद्यालय उघडले होते आणि बौद्धाची चौथी धर्मसंगीती भरविली होती या धर्मसंगीतीस महायान मार्गाचा उदय झाला व बौद्ध साहित्य सुधारित संस्कृतमध लिहिले जाऊ लागले विदेशी आक्रमकांपैकी मुसलमानांद्वारा बौद्ध धर्माला अधिक छळ पोहोचला मुसलमान लोक प्रतिमा व मूर्तीचे विरोधी होते त्यांनी बुद्धांच्या मूर्तीची तोडफोड केली व भिक्षूंना ठार मारले त्यांनी नालंदाच्या विशाल बौद्ध विश्वविद्यालयाला सैनिकी किल्ला समजून चोलधारी भिक्षूंना सैनिक समजून त्यांचा संवार केला जे भिक्षू त्या भीषण रक्तपातातून वाचले ते नेपाळ तिबेट चीन इत्यादी दे देशात पळून गेले नालंदा येथील विशाल ग्रंथालयात ताडपत्र व भोजपत्रावर लिहिलेले दोन ग्रंथ होते व त्यात हजारो वर्षाचे ज्ञान साठविले होते त्यांना बख्तियार खिलजीने आग लावून दिली आणि तिथे शिकत असलेल्या सहा हजार विद्यार्थ्यांपैकी काहींना ठार मारले व काहींना जबरदस्तीने मुसलमान करून सोडले मुसलमान बनविले आणि बौद्ध मूर्तीची तोडफोड केली ग्रंथालय जाळली व विवाह नष्ट केले माझे काही हिंदू मित्र मला विचारतात की मुसलमानांनी आक्रमकांनी हिंदू मूर्ती व हिंदू मंदिराचीही हिंद नासधूज केली आहे ना यावर माझे उत्तर असे की जितकी बौद्ध धर्माची नासधूस त्यांनी केली तितकी हिंदू धर्माची केली नाही याचे कारण असे की बौद्धा सर्वच ब्राह्मण गृहस्थ होते आणि ते आपल्या परिवारासह आपल्या घरीच राहत असल्यामुळे त्यांना ओळखण्याची वेगळी अशी खून नव्हती परंतु बौद्ध भिक्षू मात्र कुटुंबरहित चोलदारी आणि विहारात राहत असत आणि त्यांना सहज ओळखता येत होते त्यामुळे हिंदूंची प्रसिद्ध जरी मंदिरे मुसलमानांनी फोडली असली तरी त्यांच्या धर्मगुरूंना व पुरोहितांना हानी पोचली नाही कोणताही धर्म जिवंत राहण्यासाठी त्यातील धर्मगुरू व पुरोहित कायम राहणे आवश्यक असते बौद्ध धर्माचा लोप होण्याचे विशेष कारण म्हणजे बौद्ध भिक्षूंचा अभाव निर्माण झाला होता बौद्ध भिक्षूची कोणतीही जात नव्हती कोणतीही व्यक्ती बौद्ध धर्माला शरण जाऊन उपासक श्रामणेर भिक्षू किंवा स्थवीर महास्तवीर होऊ शकत होता भिक्षू लोक समाजापासून दूरविहारात राहत असत ब्राह्मणवादामध्ये ही बाब नव्हती तेते केवळ ब्राह्मणाच्या घरी जन्म होण्यामुळेच नवीन ब्राह्मण निर्माण होत असे या कारणामुळे हिंदूंची विशेष हानी झाली नाही नंतरच्या काळात मागासवर्गीय लोकांना भिक्षू बनवून बौद्धांची परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु चांगल्या प्रकारे शिक्षित नसल्यामुळे हे भिक्षू ब्राह्मणांच्या युक्तिवादाला उत्तर देऊ शकले नाहीत व त्यामुळे त्यांची हार झाली दरम्यानच्या काळात शैवयोग्यांनी शैवधर्माचा व ब्राह्मणांनी धर्माचा प्रचार केला वैष्णव आणि शैवामध्ये जोरदार संघर्ष झाला शेवटी ब्राह्मणांनी शैवांना रुद्र बनवून आपणामध्ये सामील करून घेतले व शैव आणि वैष्णव यांचे ऐक्य झाले सध्याच्या काळात हिंदू धर्म पुष्कळच परिवर्तित झाला आहे पूर्वी तो हिंसेची शिकवण देत होता परंतु आता ती अहिसेची शिकवण देतो बौद्ध धर्मातील अनेक तत्वे हिंदू धर्माने आत्मसात केली प्रतिमा चैत्य विहार आणि भिक्षू इत्यादी दृष्टीने आज भारतात बौद्ध धर्म नसला तरी तात्विक रुपाने अजूनही तो भारतभर पसरलेला आहे